स्कंध अकरावा अध्याय चोवीसावा पापकचे मार्ग नारद म्हणाले हे नारायण मुने गायत्रीची शांती आणि त्यांचे प्रयोग मला संक्षेपाने सांगा श्री नारायण म्हणाले तू गुहतेस हे ब्रम्हज्ञान कोणाला सांगू नये आता शांती सांगतो दुधात समीधा भिजवून हवन करावे त्यामुळे रोग भूते शांत होतात चिकाल वृक्षाच्या ओल्या समिधाने हवन केल्यास भूतरोग शांत होतात पाणी हातात घेऊन सूर्यास तृप्त करावे म्हणजे शांती लाभतेस दोषांची शांती होते गळ्या पाण्यात जप केल्यास प्राणांतिक उदकात बुडून जप केल्यास सर्व शांती होते सुवर्ण रुपे तांबे लाकूड व्रण रहित मातीचे भांडे यात पंचगव्य ठेवावे आणि ज्वलंत अग्नि हजार वेळा हवन करावे आहुती पूर्ण नंतर हजार गायत्री जप करून अभिमंत्रित करावे आणि सर्वत्र प्रोक्षण करावे तेथे बली देऊन परादेवीचे ध्यान करावे अभिचार कर्मे आणि पाप नष्ट होतात देव भूत पिशाच यांना वश करून घेता येते गृह ग्रामपूर राष्ट्र यांची मुक्तता करता येते भूताधी उपद्रवांपासून मुक्त होण्यासाठी चौकोनी मंडलात खणून लिहावे त्यात अष्टगंध शूल लिहून हजार अभिमंत्रण करावे सुवर्ण माती तांबे इत्यादीचा उत्तम घट घ्यावा तो सूत्राने वेष्टून वेळूच्या स्थंडिलावर स्थापन करावा मंत्राने तो उदकाने भरावा चारी दिशातील तीर्थे आणून वेलदोडा चंदन कापूर जाती भगवी मालती बिल्वपत्र विष्णुकांता सहदेवी तांदूळ जव तील, मोहर्या औदुंबर चिकाल वृक्षांचा कोळा पाला त्यात घालावा नंतर सर्वांचे विधान करून कुशपकुर्च्या सहस्नान करावे सहस्त्र करावा चोहो बाजूस वेदन्य ब्राह्मणाने बसून सौरसोप्त म्हणावे अभिमंत्रित जलाने प्रोक्षण करावे अभिषेक करावा म्हणजे भूत रोग अभिचार यातून मुक्तता होते दीर्घायुष्यासाठी अभिषेक करावा त्यावेळी ऋति द्याव्याला संतोष होईल अशी दक्षिणा द्यावी अश्वांच्या आश्रयाने शंभर जग करावा त्यामुळे भूतरोग अभिचार यापासून मुक्ती मिळते गुळवेलीच्या प्रत्येक पेरावर तुकडा करून दुधात भिजवून त्याचे हवन करावे वाया नामक पदार्थाचे हवन केल्यास क्षयाचा नाश होतो दूध दही घृत यांनी हवन केल्यास राजकारणा पुरुषास द्यावे म्हणजे रोगशांती होते पूर्वोक्तवेची तुकडे दुधात भिजवून अमावस्येला क्षय शांतीसाठी स्तोत्राचे हवन करावे शंख पुष्पांनी हवन केल्यास कोड नष्ट होते आघाड्याच्या बीजांनी हवन केल्यास अपस्मार चिकाल समिधाने उन्माद हे नष्ट होता. औदुंबराच्या समीधानी हवन केल्यास अतिमेधाचा क्षय होतो मध उसाचा रस यांनी हवन केल्यास प्रमेहाची शांती होते दूध दही घृत यांनी पादरोग गायीच्या भृताने मसुरिका पादरोग यांची शांती होते औदुंबर वट अश्वस्थ अश्वस्थ यांच्या समीधांनी हवन केल्यास गायी अश्व हटतात अन्न घृत धृत शमीधांनी हवन केल्यास मुंग्यांचे वारूळ मोहळ यांचा उपद्रव नष्ट होतो हवनानंतर उरलेल्या द्रव्याचा बली द्यावा मेघगर्जना भूकंप वीज पडणे यासाठी वनदेवतांच्या आहुतींनी सात दिवस हवन करावे त्यामुळे राष्ट्र सुखी होते मंतरलेल्या पाषाणाने ज्या दिशेष ताड़न करतो त्या दिशेश अग्नी, वायू शत्रू यापासून भय नसते मनाने जप केला तरी बद्ध पुरुष बंधमुक्त होतो अभिमंत्रित जल प्राशन केल्यास भूतांपासून मुक्त होतो शंभर वेळ अभिमंत्रित करून भूतशांतीसाठी भस्म फेकावे ततरुचे भस्म मंत्रून मस्तकावर धारण करावे म्हणजे व्याधीपासून मुक्तता होते शांती करण्यास असमर्थ असलेल्या ब्राह्मणास दक्षिणा द्यावी पुष्पाचे हवन केल्यास पुष्टी तेज लक्ष्मी प्राप्त होते लाल लालकमलांनी हवन केल्यास संपत्ती लाभते जईच्या फुलांमुळेही संपत्ती मिळते साळीच्या तांदळाचा होम केल्यास विपुल संपत्ती लाभते बिल व समिधा बेलाचे तुकडे पत्र पुष्पे समिधा फुले मुळे यांनी हवन केल्यास उत्तम संपत्ती प्राप्त होते सात दिवस शंभर आहुत्या देऊन संपत्ती लागते सूर्यबिंबात जलाचे हवन केल्यास अन्नप्राप्ती होते वृहीचे हवन केल्यास व्रिहिपती होतो शेणाचे चूर्ण हवन केल्यास पशुप्राप्ती होते पियंगू पयस आज्य यांनी होम केल्यास प्रजाप्राप्ती होते होमानंतर सूर्यास पायस अन्न निवेदन करावे आणि भार्यस खायला द्यावे म्हणजे उत्तम पुत्र होतो समेधानी हवन होते। लाल समेधानी त्रिविध मध तांदूळ यांच्या शंभर आहुती दिल्यास आणि आयुष्य प्राप्त होते सुवर्ण कमलाच्या हवनामुळे शंभर वर्षे आयुष्य दुर्वा पय मध अथवा घृत यांच्या शंभर आहुती सात दिवस दररोज दिल्यास अपमृत्यूचा नाश होतो वडाच्या समीधानी दररोज शंभर आहुती सात दिवस दिवसात मृत्यूचा यमापासून मुक्ती मिळते बेलाच्या आश्रयाने महिनाभर जप केल्यास अथवा बेलाचे हवन केल्यास राज्यप्राप्ती होते शंभर कमला महिनाभर होम केल्यास राज्यप्राप्ती होते शाली शालीयुक्त चरूचे हवन केल्यास ग्रामप्राप्ती होते अश्ववृत्त्या समीधानी हवन केल्यास जय प्राप्त होतो किंवा फुलांनी हवन केल्यास के आणि पायसाने सात दिवस शंभर आवती दिल्यास वृष्टी होते नाभी पाण्यास सात दिवस जप केल्यास वृष्टी होते जलात शंभर वेळा भस्माचे हवन केल्यास महावृष्टी पासून निवारण होते पळसाच्या इष्ट पदार्थ आणि धृताचे हवन केल्यास बुद्धी प्राप्त होते ब्रम्हरस मंत्रमुन प्राशन केल्यास मेधा प्राप्ती पुष्प होम केल्यास वस्त्रप्राप्ती तंतुंनी होम केल्यास वस्त्र युक्त मिठायांचा होम केल्यास इष्ट वस्तू आधीन होतात मधातील बेलाच्या वृक्षांनी हवन केल्यास इष्ट वस्तू वश होते जलात बसून अंजलीने अभिषेक करावा म्हणजे मती आरोग्य आयुष्य स्वास्थ्य प्राप्ती होते आता उत्तम विधी ऐक आयुष्याची इच्छा असल्यास शुद्ध स्थली एक महिना जप करावा आयुष्य आणि आरोग्य यांची इच्छा असल्यास दोन महिने जप करावा चार महिने असे प्राप्त, प्राप्त होतात एक महिना रोज तीनशे जप केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अधिक जप केल्यास अधिक फल प्राप्त होते तीनशे हजार जप केल्यास सर्व प्राप्ती होते एका पायावर हात वर करून, विरोत करून, वायूचा निराश्रय हाथर वा भावे एक वर्षा ऋषि अमोघी वर्ष त्रिकालज्ञ प्राप्त होते चार वर्ष देव तथे पांच वर्ष गुणयुक्त होते सहा वर्षे जप केस इष्टरूप घेता सात वर्षे करणारा अमर होतो नऊ वर्षांनी मुनित्व प्राप्ती दहा वर्षांनी इष्टप्राप्ती करून घेतात बारा वर्षांनी ब्रह्मत्व प्राप्त होते पातकांच्या शुद्धीसाठी तीन हजार जप करावा एक महिना तीन हजार जप केल्याने गुरुपत्नीशी समागमाचा दोष नष्ट होतो कुटी जप करावास उदक बुड़ोज हजार जप करा सर्व महापात नष्ट होता प्राणायाम कर निमन कर एक महीना तीन हजार जप करावा महापात पुरुषा पापभ नहीं से होते हजार प्राणायामा ब्रह्मघ्न ही शुद्ध होते हैं सहा वेळ प्राण अपान ऊर्ध्व करून शांतपणे त्याचा अभ्यास केल्याने म्हणजे प्राणायामाने सर्व पापे नाहीशी होतात महिनाभर शुद्ध होतो ब्राह्मणाने बारा दिवस तीन हजार जप केला तर अगम्य स्त्रीशी गमन चोरी हिंसा अभक्षभक्षण हे दोष सुद्धा नष्ट होतात हजार गायत्री जपाने सर्व नष्ट होतात शंभर प्राणायामाने सर्व प्राणी पापमुक्त होतात पातकानी संकट आल्यास शुद्धीसाठी हजार जप रोज करावा महिनाभर वनात राहावे तत रुचेचा तीन हजार जप केल्यास उपवासाचे पुण्य लाभते या रुचेचा चोवीस हजार जप केल्यास कृच्छ सोन् प्राप्त होते चौसष्ट जप चांद्रायण व्रताप्रमाणे होय तत रुचेची शंभर केल्याने सर्व पापापासून मुक्तता होते हे नारदा याप्रमाणे मी तुला शांती शुद्धी कंचा कल्पना विस्ताराने सांगितल्या हे अत्यंत गुप्त रहस्य आहे तू ही त्या गुप्तच ठेव मी तुला सदाचाराविषयी सांगितले याचे यथाविधी आचरण केल्यास माया रूपिणी दुर्गा प्रसन्न होते जो पुरुष नित्य नैमित्रिक काम्य कर्मांचे आचरण करतो त्याला भुक्ती मुक्ती प्राप्त होतात आचार आ श्रेष्ठ धर्म असून त्या धर्माची देवता ईश्वरी आहे सदाचाराचे श्रेष्ठ फल सांगितले आहे आचाराने पुरुष धन्य होतो हे नारदा सदाचाराच्या अनुष्ठानाने देवीचा प्रसाद प्राप्त होतो मर्मात्माने त्याचे श्रवण केले तरी महासंपत्ती आणि सौख्य प्राप्त होते सदाचारामुळे अहिक अमोलिक सुखाची सिद्धी प्राप्त होते अध्याय चोवीसावा समाप्त स्कंध अकरावा समाप्त